स्कंद दहावा अध्याय दहावा सुरत श्री नारायण म्हणाले वैवस्वत मनू हा सातवा मनु होई, तो श्राद्ध देव परमानंदाचा भोक्ता आहे तो ही देवीच्या प्रसादाने मन्वंतरांचा राजा झाला सावर्णी मनू हा आठवा मनू झाला देवीची आराधना केल्यामुळे तो राज्यातही मान्य झाला तो नित्य देवीच्या भक्तीत एकाग्र असे नारद म्हणाला त्याने देवीची मातीची मूर्ती करून तिची आराधना कशी केली श्री नारायण म्हणाले सुरत नावाचा राजा हा अत्यंत श्रेष्ठ धनुर्धारी कवी शत्रूचा नाश करणारा मानी बलदंड होता त्याच्या कोला नावाच्या नगरीचा शत्रू राजाने विध्वंस केला त्यावेळी तो सुरत राजा ससैन्य नगरातून बाहेर पडला पण त्याचे अमात्य शत्रूशी फित झाल्यामुळे सुरत राजा पराभूत झाला तेव्हा शत्रूंनी त्या ते राजाला नगरातून हकलून दिले अखेर तो अश्वारुढ होऊन भ्रमण करू लागला शेवटी तो एका ऋषी श्रेष्ठाच्या आश्रमात पोहोचला तेव्हा ते त्याचे दीर्घ दृष्टी अशा मुनीच्या आश्रमात राहू लागला एकदा त्याने मुनी, एक मुनी विनयाने विचारले हे मुने तत्व समजूनही व्याधीमुळे ज्याला दुःख होते ज्याचे राज्य शत्रूंनी हरण केले असा मी पीडित झालो आहे तेव्हा मी आता काय करू आपण मजवर अनुग्रह करून मार्ग दाखवावा मुनी म्हणाले हे राजा श्रेष्ठ असे देवी महात्म्य तुला सांगतो जी ब्रह्मा विष्णू महेशाची जननी असून ती बलात्काराने स्वतःच्या मायेने प्राण्यात दुःख निर्माण करते ती सर्व विश्वाची करती सर्वांची कामना पूर्ण करणारी महामाया काल काली कमला अशी ती परात्पर तिचा प्रसाद ज्याला लाभतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात हे राजा माझे हे सांगणे व्यर्थ नाही अध्याय दहावा समाप्त